अथद् द्वादोध्याय अर्जुन उवाच ए सतत युक्ता भक्तासतेप्यक्षरमो व्यक्त तिच्या अर्जुन म्हणाला अशा रीतीने सतत योगयुक्त होतस ते जे भक्त तुझ्या सगुण स्वरूपाची उपासना करतात आणि जे भक्त अव्यक्त व अक्षर ब्रह्माची उपासना करतात त्यापैकी उत्तम योगव्य कोण आहेत बर मै्यावेश मनो येता उपासया म्हणाले जे माझ्याठाई मन लावून नेहमी युक्तचित्त होऊन परमश्रद्धेने माझी उपासना करतात ते मला सर्वश्रेष्ठ योगी वाटतात येश्यक्तम पर्युपासते सर्व गमचिंत्यमच कूटस्थम ध्रुवम समेंद्रियग्राम सर्व समबुद्ध यणुवंतीमेव सर्वूत हित रता पण जे इंद्रियांचे संयमन करून सर्वत्र समबुद्धी ठेवून सर्व प्राणी मात्रांचे हित करण्याविषयी तत्पर होऊन अनिर्वाच्य अव्यक्त सर्व व्यापी अचिंत्य अविकार्य अचल वनित्य अशा निर्गुण ब्रह्माची उपासना करतात तेही मलाच प्राप्त होतात क्लशोधिकरे अव्यक्ता अव्यक्ता हि गतीर्दुखम देहवद्भीर वाप्यते अव्यक्त ब्रह्माच्या उपासनेत ज्यांचे मन गडून गेलेले आहे त्यांना अधिक कष्ट पडतात कारण देहवान मानवी प्राण्याक्त ब्रह्माची प्राप्ती मोठ्या कष्टाने होती श्लोक सहावा ये सर्वाणी कर्माणी मयी सन्यस्य मत्परा अनन्य नव योगेन मामध्या यंत उपास मृत्यु सागरात भवामि नचिरात पार्थ मैया वेशित मृत्युसंसारसा पण जे भक्त आपली सर्व कर्मे मला अर्पण करून व मत परायण होऊन अनन्य भावाने माझे ध्यान व भजन करतात हे पार्थ त्या मच्चित झालेल्या भक्तांचा मी विलंब न लावता जन्म मरण स्वरूप भवसागरातून त्वरित उद्धार करतो मय्येव मन मयी बुद्धी निवेशय निवसिष्य संशय म्हणून माझ्याच स्वरूपाच्या ठिकाणी तू माझ्याच स्वरूपाशी एकजीव होशील यात संशय नाही अथ चित्तम समाधातु न शकनोशी मयी स्थिरम अभ्यास योगे न तो मामी हे धनंजय माझ्या ठिकाणी चांगल्या प्रकारे चित्त स्थिर करणे तुला शक्य होत नसेल तर अभ्यास योगाने म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करून मला प्राप्त करून घेण्याची इच्छा कर अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमोभव मदर्थमि कर्माणी कुवन सिद्धी मपस्यसी असा अभ्यास करण्यासही तू असमर्थ असेल तर सर्व कर्मे मजसाठीच म्हणून कर माझ्यासाठी कर्मे केल्याने तू सिद्धी पावशील म्हणजे मधुरूप होशील अथप्य शक्तोसे करतुद्योग माश्रित सर्व कर्म फलत्यागम ततः कुरुयत आत्मवान आणि हे करण्याला देखील जर तू असमर्थ तर मदर्पणपूर्वक जो कर्मयोग त्याचा आश्रय करून यतात्मा म्हणजे चित्त संयमित करून अखेर सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर श्रेय हि ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्म फल त्यागस त्यागात शांतीरानंतरम अभ्यासाहून ज्ञान श्रेष्ठ आहे ज्ञानाहून ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानाहून सुद्धा कर्मफल त्याग श्रेष्ठ आहे आणि या त्यागापासून त्वरित शांती प्राप्त होते अद्वेष्टा सर्व भूताना करुण एवमो निरहंकार सम दुःख सुख संतुष्ट सततम योगी यतात्मा मय्यार्पित मनो बुद्धीर यो मे भक्त प्रिय सर्व प्राणी मात्रांचा द्वेष न करणारा मित्रभावाने वागणारा दयाळू ममत्व बुद्धी व अहंकार सुटलेला सुखदुःखाला सम मानणारा क्षमाशील सदा संतुष्ट योगी संयमी दृढनिश्चयी माझ्याठाई मन व बुद्धी अर्पण केलेला असा जो माझा भक्त तो मला प्रिय होतो नो द्विजते द्विजते लोको, लोक लोकांना ज्याच्यापासून कोणालाही त्रास होत नाही व जो लोकसमुदायामुळे स्वतःही त्रासत नाही तसेच जो आनंद क्रोध व भय यांच्यापासून व उद्वेगापासून मुक्त असतो तो भक्त मला प्रिय असतो श्लोक सोळावा अनपेक्ष शुचिर दक्ष उदासी नवारित्यागी मद भक्त प्रिय आणि जो निरपेक्ष अंतर्बाह्य पवित्र सर्वत्र सावधान फला बद्दल अनासक्त चित्त ज्याच व्यथित होत नाही असा ज्याने काम्य कर्मांचे सर्व आरंभ म्हणजे उद्योग सोडलेले आहेत असा जो भक्त तो मला प्रिय असतो यो नृष्यती नवेष्टी न शोचती नक्षती शुभ अशुभ पर इगी भक्तिमान्यस मे प्रिय जो आनंद मानत नाही द्वेष करत नाही शोक करत नाही इच्छाही बाळगत नाही शुभ अशुभ अशा सर्वच कल्पनांचा त्याग करतो असा जो भक्तिमान मनुष्य तो मला प्रिय असतो समशत्रौ मित्रे चो शीतोष्ण सुख दुःखेशु समसंग तुल्य निंदास्तुती रमि संतुष्टम भक्तिमान मे प्रिय शत्रु आणि मित्र मान आणि अपमान शीत आणि उष्ण सुख आणि दुःख ही ज्याला समान झाली आहेत ज्याला कसलीच आसक्ती नाही निंदावस्तुती जो समान मानतो मौन पाळतो जे काही मिळेल त्यात संतोष मानतो घरादारात आसक्ती व ममता न ठेवणारा असा स्थिर बुद्धी भक्तिमान मनुष्य मला प्रिय होत येम्या मृतमिदम यथोक्त श्रद्धाधाना मत्परमा भक्तास्ते मे प्रिया जे मत्परायण श्रद्धावंत असे भक्त आत्तापर्यंत सांगितलेले अमृत तुल्य धर्माचे यथार्थ आचरण करतात ते भक्त तर मला अतिशय प्रिय होतात ओम हरिओ तत्सिती श्रीमद्भगवद्गीतासु ब्रह्म विद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगो नामद्वादशोध्याय